पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटील प्रकरण बावन्नावे वसाहतीचे स्वराज्य व पूर्ण स्वातंत्र्य गेल्या सतरा वर्षात काँग्रेसच्या धोरणाची ज्यांनी आखणी केली त्यापैकी बहुतेक के लोक मध्यमवर्गातले होते मग ते प्रागतिक असोत की काँग्रेसवाले असोत त्या वर्गाभोवती नेहमी अडवून येणाऱ्या ते, ते वाढले होते त्यांचे सामाजिक जीवन नात्यागोत्याचे संबंध व त्यांचे सगळे सोयरे एकाच प्रकारचे होते व त्यांनी आपल्यापुढे ठेवलेल्या मध्यमवर्गीय ध्येयामध्येही प्रारंभी फारसा फरक नव्हता स्वभावभेदामुळे त्यांच्यामध्ये फरक पडू लागला व त्यांनी निनाळे मार्ग स्वीकारले सरकार व धनाढ्य असा वरिष्ठ मध्यम वर्ग यांच्याकडे एक गट वळला तर दुसरा कनिष्ठ मध्यमवर्गाच्या दिशेने जाऊ लागला तरी देखील विचारसरणी व ध्येय यांच्यामध्ये तफावत पडलेली नव्हती परंतु दुसऱ्या गटाच्या मागे तेल्या तांबोळ्यांचे छोट्या व्यापारी उद्मी लोकांचे आणि पांढरपेशातील बेकारांचे बळ संघटित होऊ लागले होते त्यामुळे बोलण्याच्या भाषेत फरक पडू लागला पूर्वी जी आदराची व नरमाईची भाषा आता कडक व चढाईची झाली प्रतिकाराची कुवत अंगात आलेली नसल्यामुळे जहार भाषा वापरली की मनाचे थोडेसे समाधानही होत या घटनेची जास्ती वाटून नेमस्त गटबाहेर झटकले व एका बाजूला जाऊन सुरक्षित राहाव असा त्यांचा विचार ठरला तथापि वरिष्ठ वर्गाची छाप काँग्रेसवर फार मोठ्या प्रमाणात राहिली होती संख्याबलाच्या दृष्टीने मात्र कनिष्ठ मध्यम वर्गाचे पावडे जड झालेले होते राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या झगड्यात यश मिळवावे एवढी एकच इच्छा मनात बाळगून ते काँग्रेसमध्ये सामील झाले होते असे नाही तर त्या लढ्यामध्ये त्यांच्या अंतरंगात खोल दडलेल्या दुसऱ्याही काही आकांक्षा तृक्त होत्या गमावलेला स्वाभिमान परत मिळवावा व तडे गेलेली प्रतिष्ठा पुन्हा सांगावी यासाठी त्यांचा प्रयत्न झाला होता राष्ट्रवादामध्ये सर्वत्र आढळणाऱ्या उपरोक्त भावना हिंदुस्थानातही दिसून आल्या पण राष्ट्रवादाचा आविष्कार सर्वांच्याच अंतकनात होत असला तरीही नेमस्त व जहाल यांच्यामधील स्वभावभदानुरुप त्यांचे स्वरूप बदलल्याशिवाय राहिले नाही कनिष्ठ मध्यमवर्गाचे वर्चस्व काँग्रेसमधे क्रमशा प्रस्थापित होत गेल व नंतरच्या काळात काँग्रेसवर शेतकऱ्यांची छाप पडली काँग्रेस जसजशी शेतकऱ्यांची प्रतिनिधी बनत गेली तसतसे तिच्यावर प्रागतिकांमधील अंतर वाढत जाऊन प्रागतिकांना काँग्रेसचा दृष्टिकोन समजणेही अशक्य होऊ लागले भरजरी पैठणीला घोंगडीची दुःखे कळणार कशी डोहोनमध्ये एवढा मोठा फरक असला तरी प्रागतिकांची व काँग्रेसची विचारसरणी व ध्येय यांचे स्वरूप राष्ट्रवादी व मध्यमवर्गीय असेच राहिले होते त्यांच्यामध्ये फरक होता तो प्रकाराचा नसून प्रमाणाचा होता अगदी शेवटपर्यंत काँग्रेसमधे असे काही लोक राहून गेले की ज्यांना मवाळ यांच्या गोटातही वा वावरता आले असते हिंदुस्थान म्हणजे आपली जहागिरी अशा थाटाने ब्रिटिश लोक हिंदुस्थानात वागत होते मालक म्हणून आपण दिवानखाना व रंगमहाल वापरावा आणि हिंदी लोके शागिर्द पाणके म्हणून त्यांच्याकडे स्वयंपाक घरातील व ओसरी पडवीचा व्यवहार सोपवा असा शिरस्ता त्यांनी ठेवला अर्थात खालच्या नोकरवर्गातसुद्धा मानापानाच्या वहीवाटी होत्याच आणि त्या पाळल्याही जात पण मालक मंडळी व नोकरसाकर यांच्यामधील भिंत मात्र सामाजिक व राजकीयदृष्ट्या दुर्लभ्य अशी होती ब्रिटिश सरकारने आमच्यावर अशी शिस्त लादावी यात नवल नाही परंतु त्यांनी लावून दिलेली शिस्त आम्ही नैसर्गिक व अडळ समजून चालावे हे मात्र आश्चर्यकारक होते कधीकधी खाविंदांची नजर होऊन आमचा सन्मान करण्यात येत असे तो कोणता तर खास बैठकीच्या जागी नेऊन आम्हाला कब्बर चहा देण्यात येईल आपली मान्यता वाढावी व वा उच्च पदावर आपली व्यक्तिशा बढती होत जावी हीच आमच्या महत्वाकांक्षेची परमोच्च पायरी म्हणली शस्त्राच्या अथवा राजनितीच्या विजयापेक्षा ब्रिटिशांनी हिंदुस्थानवर मिळवलेल्या हा मानसिक विजय फार मोठा होय कारण त्यामुळे गुलामा हाडाचा गुलाम बनला आता काळ बदलला आहे ही खानदानी शिस्त आता इंग्लंडमध्ये काय अगर हिंदुस्थानात काय पसंत पडेन अशी झाली आहे परंतु आपण चाकर म्हणून ओसरी पडविल्यास रहावे व चाकराचे भजरी पोशाख घालूनच आपण मिळवावे असा हव्यास बळगणारे काही लोक अजूनही आमच्यामध्ये आहेतच प्रागतींसारखे दुसरे काही जण ही सरदारी शिस्त पूर्णपणे मान्य करतात धन्याच्या इमल्याची बांधणी पाहून त्यांना मोठे कौतुक वाटते त्यांची एवढीच इच्छा आहे की या घराच्या सध्याच्या मालकांपैकी एक एक जणांना बाहेर काढून आपण त्यांच्या गाडीवर जाऊन बसावे याचेच नाव हिंदीकरण मालकांच्या गाडीचा रंग बदलला म्हणजे सर्व प्रश्न सुटला असं त्यांचे मत आहे अजिबात नवीन शासन यंत्र उभारले पाहिजे ही भाषा त्यांना मान्य नाही त्यांना वाटते की स्वराज्य म्हणजे सगळ्यापूर्वीचा स्थान फक्त अधिकाऱ्याचा रंग मात्र जरा काळसर तशाच नोकऱ्या तशीच सरकारी खाती तीच कायदेमंडळे तेच उद्योग तेज कारखाने पूर्वीप्रमाणेच आपापल्या कचे यातून सनदी नोकर बसतील आपल्या प्रजोजनांचे डोळे टिपवून टाकावे म्हणून चित्रविचित्र पोशाख व भाराभार रत्नजळीत अलंकार अंगावर चढवून सनावरी गावातून मिरवणारे तेच संस्थानिक आपल्या अजवाड्यात राज्य करीत राहतील खास हक्कांसाठी जमीनदार पूर्वीसारखेच भांडत राहतील व कुळांना नागवतील जमीनदार व कुळी या दोघांनाही पिळणारा सावकार पैशाच्या थैल्याजवळ घेऊन पेढीवर बसलेला दिसेल फी घेऊन काम करणार तेज वकील कोर्टात कब्ज लढवतील आणि स्वर्गात देखील पूर्वीच दक्ष अमृतपीत असतील प्रागतिकांच्या स्वराज्याचे चित्र हे असे आहे, आहे ही स्थिती कायम राखावी अशीच त्यांची इच्छा आह त्यांना फेरबदल हवेत पण तवळ वैयक्तिक स्वरूपाची असावत व त्रिटिशांची मर्चे समाधान करून साध्य करून घ्यावत असा त्यांचा प्रयत्न असतो ब्रिटिश साम्राज्याच्या अस्तित्वावर व सहस्थितीवरच त्यांच्या अर्थकारणाची व राजकारणाची सर्व इमारत उभारल आह साम्राज्य अविनाशी आह निदान बराच काळ तरी त्याला कसलेही भय नाही अशी त्यांची समजूत असल्याकारणाने त्यातील राजकीय व आर्थिक विचारसरणीच आहे ते अवलंब करतात इतकेच नव्हे तर ब्रिटिशवरचसव कायम टिकावे या एकाच दृष्टीने निर्माण करण्यात आलेली नैतिक मूल्येही ते बहुतेक जशीच्यात तसे स्वीकारत असतात काँग्रेसचे धोरण मूलत भिन्न आहे काँग्रेसला केवळ अधिकाऱ्यांचा संच बदलायचा नसून नवीन शासन संस्था प्रस्थापित करण्याचा त्यांचा इरादा या शासन संस्थेचे स्वरूप कसे असावे या यासंबंधी सामान्य काँग्रेसकर्त्यांना स्पष्ट कल्पना आलेली नसेल व त्याबद्दल मतभिन्नताही आडवनील येईल पण काँग्रेसमधील नेमस्त मतवाद्यांची अल्पशी कोर वगळली तर बाकीच्या लोकात सध्याची परिस्थिती व पद्धती चालू राहता उपयोगी नाही त्यात मूलताबदल घडवून आणला पाहिजे याविषयी एक असल्याचे आढळून आणि येथेच वसाहतीचे स्वराज्य व संपूर्ण स्वराज्य यांच्यातील फरक स्पष्ट होतो वसाहतीच्या स्वराज्यात हेच राज्य यंत्र कायम राहून आमचा आर्थिक व्यवहार ब्रिटिश व्यवहाराशी बद्ध होऊन राहणार तर पूर्ण स्वतंत्र हिंदुस्थानात आमच्या परिस्थितीला अनुरूप असे शासन यंत्र उभारण्याची आम्हाला मोकळी मिळणार इंग्लंडशी व इंग्लिश लोकांशी असलेल्या हार्ड वैराचा अथवा काहीही हो त्यांच्याशी असलेला संबंध तोडलाच पाहिजे अशा हटवादीपणाचा येथे काहीच संबंध नाही आतापर्यंतच्या इतिहासानंतर हिंदुस्थान व इंग्लंड यांच्यामध्ये वैरभाव जागृत झाला असेल तर तो मात्र साहजिक आहे अधिकाराची नशा चढली की किल्ली वापरायची तेथे माणूस टिकाव चालवू लागतो असे टागोरांनी म्हटलं आहे आमच्या अंतकनाची कवाडे ज्या किल्लीने उघडली असती ती इंग्रजांनी मागे हरवून टाकली आहे आणि आमच्या अंतकनावर ब्रिटिशांनी आतापर्यंत जे टिकावाचे गाव घातले त्यामुळे आमच्या अंतकनातून प्रेमाचे बाजार फुटले असतील अजिंका कोणाची समजूत आहे तथापि हिंदुस्थानचे व मानवजातीचे व्यापक हित जर आम्हाला सजावायचे असेल तर या क्षणिक वैरभावाची शिदोरी पाठीशी बांधून चालणार नाही आणि समजा तशी आमची इच्छा असली तर गांधीजींनी गेल्या 15 वर्षात असे सक्त शिक्षण दिले आहे की तिला पायबंदच बसावा ब्रिटिश तुरुंगामध्ये बसूनच माझे लिखाण चालू आहे गेले काही महिने दारुण चिन त्यांनी माझ्या अंतकरणात बिराड केले असून अनेक प्रसंगे संताप चिड यांनी भरून आल अशा परिस्थितीत येथे बसल्या बसल्या मी माझ्या अंतकरणाचा कोणान कोपरा जेव्हा तेव्हा इंग्लंड अथवा इंग्रज लोक यांच्याविषयीच्या वैमनस्याची झळमाट मला कोठही आली नाहीत मी ब्रिटिश साम्राज्यशाहीचा तेवढा तिरस्कार करतो तिचे हिंदुस्तानवरील वर्चस्व मला सहन होत नाही भांडवलशाही मला नापसंद आहे ब्रिटनमधील अधिकारी वर्गाने चढवलेली हिंदुस्थानची पिवणूकही मला नापसंद आहे त्यांची कृत्य पाहून मला चीड येते पण इंग्लंडला अथवा एक जात सर्व इंग्रजांना मी त्याबद्दल दोष देत नाही आणि मी तसा दोष दिला तर काय साधणार आहे उलट सर्व राष्ट्रावर तनतन्ने अथवा त्यातील सगळ्या सोमज आणि मूर्खपणाचे ठरेल आपल्याप्रमाणेच ते ही प्रस्थितीचे गुलाम आहेत माझ्या मनोवृत्तीचा घाट पुष्कळसा इंग्रजी वळणाचाच आहे त्यामुळे इंग्लंडमध्ये शाळेत व विश्वविद्यालयात शिकत असताना ज्या मानसिक सवय व इतर देशांच्या गुणावगुणांचे व जीवनाचे मोजबाब करण्याच्या ज्या माझ्या अंगी भिनल्या त्या प्रयत्न केला तरी दूर होणे शक्य नाही राजकारणाव्यतिरिक्त इतर बाबतीत इंग्लंड व इंग्लिश लोक यांच्याकडेच मनाचा ओढा आहे जवळजवळ माझ्या इच्छेविरुद्ध ब्रिटिश राजसत्तेचा माझा कट्टर विरोधक बनावे लागले असे म्हणण्यास हरकत नाही इंग्लिश लोकांशी आमचा विरोध नसून त्यांच्या सत्ताधीरात्वाला त्यांच्या वर्चस्वाला आमचा विरोध आहे हिंदुस्तान जरा जर्ज झालेला आहे त्याला नवा नव्या विचारांची नव्या वातावरणाची निकोप सहकार्याची जरूर आहे पण वाघाप्रमाणे आमच्या नरडीचा घोट घेण्यासाठी इंग्रज येऊ लागले तर आमच्यापासून मैत्रीची व सहकार्याची अपेक्षा त्यांनी का धरावी कोणाचीही दयामाया न ठेवता साम्राज्यशाही रूपी वाघिणीचा सा प्रतिकार केलाच पाहिजे आणि हिंदुस्तानावर आज याच क्रूर शापदाने झडप घातलेली आहे एक वेळ रांटी वाघाला मानसळता येईल त्याची नैसर्गिक क्रूरता सुद्धा घालवता येईल पण भांडवलशाहीचा व साम्राज्यशाहीचा हा वाघ माणसावण्याच्यामुळे सुद्धा संभव नाही मी अथवा माझा देश कधीच तडजोड करणार नाही हे विधान वेडेपणाचे आहे कारण जीवनामध्ये तडजोड करणे भाग पडते परंतु असले विधान एखाद्या पद्धतीविषयी अथवा परिस्थितीविषयी केले तते ते योग्य ठरेल हिंदी स्वातंत्र्य आणि ब्रिटिश साम्राज्यशाही ही परस्पर विरोधी आहेत आणि कितीही कडक लष्करी कायदे पुकारले अथवा घुरझट भाषणे केली तरी ही दोन विरोधी सत्ते एकत्र आणली जाणे अथवा त्यांच्यामधील विरोध नष्ट होणे शक्य नाही ब्रिटिश साम्राज्यशाहीचे ज्या हिंदुस्तानच्या भूमीवरून उच्चाटन होईल त्याच दिवशी खऱ्याखुऱ्या हिंदीच ब्रिटिश सहकार्याला अनुकूल परिस्थिती निर्माण होईल आधुनिक जगातील निरनिराळे देश अधिकाधिक प्रमाणात परस्परावलंबीपणत चालले असता संघुचित दृष्टीने स्वातंत्र्यासाठी हट्ट धरून बसणे म्हणजे घड्याळचे काटे उलटे फिरवू पाण्यासारखे होणार आहे असे आम्हाला सांगण्यात येते ब्रिटनमधील प्रागतिक शांततावादी आणि नामधारी समाजवादीही हाच मुद्दा उपस्थित करून आम्हाला आमच्या या संघुचित वृत्तीबद्दल हिनवीत असतात आणि जाता जाता जगद्वीतेच असेही सद्गृहस्थ असेही सुचवून ठेवतात की समृद्ध तर अशा राष्ट्रजीवनाचा आनंद चाखवायचा असेल तर ब्रिटिश साम्राज्यांतर्गत राष्ट्रसंघात राहणे हाच एक मार्ग आह प्रागतिक शांततावादी समाजवादी वगैरे इंग्लंडमधील सर्वतरेचे दगड ब्रिटिश साम्राज्याची तटबंदी बळकट करण्याच्या कामेच उपयोगी पडावेत हे दृश्य मोठे कुतूहलजनक आह ट्रॉटस्के म्हणतो की अधिकार रूढ राष्ट्राची आपले स्थान कायम राखण्याची इच्छा पुष्कळ वेळा राष्ट्रवादापेक्षा आपली भूमिका उच्चतर आहे असा टेंबा मिरवतांना आढळून येत गिळंकूल केदेश हातचे जाऊ म्हणून जेत्या राष्ट्राने विजयानंतर शांततावादाचा पुरस्कार करणाऱ्यांपैकीच हा प्रकार आह गांधींच्या समोर उभे राहिले की आपण आंतरराष्ट्रवादी आहोत असा डौल मॅक डोनल्डला मारावा असा वाटतो त्यातील इंगित हेच आहे। राजकीय स्वातंत्र्य हस्तगत झाल्यावर हिंदुस्थान काय करील व कसा दिसेल ते मला सांगता येणार नाही पण आज हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी झगडणारे बरेचसे लोक आंतरराष्ट्रवादी आहेत एवढे मात्र निश्चित समाजवाद्यांना राष्ट्रवादाचे महत्व वाटत नाही पण काँग्रेसमधे समाजवाद्याव्यतिरिक्त सुद्धा असे पुष्कर लोक आहे, की ज्यांचा आंतरराष्ट्रवादावर दृढ विश्वास आहे जगाशी पटकून राहता यावे म्हणून आम्हाला स्वतंत्र हवे असे नाही खरीखुरी आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था नणार असेल तर इतर देशांच्या बरोबरीने आम्हीही आपल्या स्वातंत्र्यापैकी काही भागाचा त्याग करण्यास तयार होऊ पण कोणत्याही साम्राज्यशाहीला कितीही गोजीरवाणी विशेषणे लावली तरी अभिजात आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा व तिचा विरोध येणार ही काळ्या दगडावरील रेख जागतिक सहकार्य व जागतिक शांतता साम्राज्यशाहीतून निर्माण होणे सर्वतोपरी अशक्य आह स्वयंपूर्णता आणि आर्थिक साम्राज्यवाद या तत्वांचा सा निकार केल्यामुळे जगातील निरनिराळी साम्राज्य परस्परांशी कशी तुसटपणाने वागत आह तलीकडच्या घडामोडींवरुन कळवून येई आंतरराष्ट्रीय भावनेकड़ जगाची गाडी न जाता सध्या ती विरुद्ध दिशेनि चालली आहा या उलट्या प्रवाहाच कारण शोधण्यासाठी फार लांब जावायस नको कमकुवत बनत चाललिया वर्तमान आर्थिक रचनेची ती निशाणीच आह एकीकडे स्वयंपूर्णतेच्या तत्वाच्या कक्षेत समाविष्ट झालेल्या प्रदेशात अधिक सहकार्य होत जाते व दुसरीकडे इतर जगापासून ते देश अधिकाधिक दूर जातात ओटावा करारामुळे हिंदुस्थानचे इतर राष्ट्रांशी असलेले दळणवळण तुटले आणि तेव्हापासून ब्रिटिश कारखानदारांच्या खुबडीचा आधार आम्हाला जास्तच आवश्यक होऊन बसला तत्कालिक नुकसान सोडून दिले तरीसुद्धा या धोरणामुळे गुदरणारी इतर संकटे सहज लक्षात येण्यासारखी आहेत सारांश वसाहतींचे स्वराज्य मिळाले तर आंतरराष्ट्रीय संबंध न वाढता उलट एक कोंडेपणा मात्र वाढत जाईल पण आमचे प्रागतिक मित्र नाकावर अस्सल ब्रिटिश बनावडीचा चष्मा ठेवूनच जगाकडे व विशेषतः स्वदेशाकडे बघत असतात काँग्रेस काय म्हणते कशासाठी म्हणते ते समजावून न घेता स्वातंत्र्याचे ध्येय संकुचित आहे व ओसाळाचे स्वराज्य मोक्षपद देणारे आह हे ब्रिटिशांनीच पडवलेले पालपूत ते खोकत राहतात प्रत्यक्ष प्रतिकाराची अथवा चढाईची कोणतीही चळवळ सुरु झाली तर त्यांचे मस्तक भणांत पण नवल असे की असल्या मार्गाचा स्वीकार इतर देशात कोणी केला, तर त्याला मात्र त्यांची ना नाही लांबून तिचे कौतुक करतात आणि अशा राजकीय मार्गाच्या सहाय्यान अधिकारपदावर चढलख्खा पाश्चात्यदातील काही विद्यमान सर्वाधिकाऱ्यांवर त्यांनी स्तुतीसुमनिउ उदळलि आम्हाला केवळ नवा अधिकारी वर्ग हवा की नव्या शासन संस्थिची प्रतिष्ठापना हवी हा खरा मुद्द्याचा प्रश्न आह प्रागतिकांच मत स्पष्टच आह त्यांना पहिली गोष्ट इष्ट वाटत व बऱ्याच काळानंतर यावी असे त्यांचे मत आहे वसाहती स्वराज्य या शब्दाचा उच्चार ते वारंवार करीत असले तरी त्यांचे खरे उद्दिष्ट मध्यवर्ती जबाबदारी या संदिग्ध शब्दांनी व्यक्त होत असते सत्ता स्वायत्ता स्वातंत्र्य वगैरे निसंदिग्ध शब्दांचा उच्चार करण्यासाठी ते कचरतात कायदेपंडित भाषा व कायदेपंडित मनोवृत्ती त्यांना फार पसंत आहे मग जनतेला त्यापासून स्फुरन चढो व न चढो श्रद्धेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी व्यक्ती व गट संकटाशी झुंजल्याचे व्यक्ती प्राणाहुती देण्यास तयार झाल्याचे दाखले इतिहासात पावलोपावली आढळतात पण मध्यवर्ती जबाबदारी अथवा असल्याच दुसऱ्या एखाद्या वकिली ध्येयासाठी एक वेळेचे जेवण अथवा दोन तास झोप तरी गमावण्यास कोणी तयार होईल की नाही याची शंकाच आहे हे त्यांचे ध्येय बरे ते साध्य कसे करावायचे तर श्री शास्त्री यांनी कलकत्त्यास उपदेशलेल्या मार्गाने चढाईने नव्हे सचोटीने वागले व वा, शोक so, काम बजावले की आपली सत्ता सोडून द्यावी अशी इच्छा सरकारच्या मनात उदित होईल अशी त्यांची कल्पना आहे। आमच्या झेरपणाची चीड येते म्हणून म्हणा अथवा आमच्या कर्तबगारीविषयी संशय असल्यामुळे म्हणा ते आम्हाला आज प्रतिरोध करीत आहेत कदाचित त्यांच्या मनात चीड व सहाशंकता ही दोन्हीही असतील हप्त्या हप्त्याने आणि राजकर्त्यांच्या सहकार्याने सत्ता प्राप्त करून घ्याच्या कल्पनेसंबंधी प्रोफेसर टॉनी या यशस्वी लेखकानं अत्यंत माननीय असे विचार प्रकट कल्हे त्याची टीका ब्रिटिश मजुर पक्षाला उद्देशून केलेली असली तरी हिंदुस्थानला ती अधिकच समर्पकपणे लागू पडते कारण इंग्लंडात नावाला तरी लोकशाही राज्यपद्धती असल्यामुळे बहुसंख्य पक्षाला राज्य यंत्रावर आपला प्रभाव पाडता येईल असा मुद्दा पुढे मांडणेरी शक्य होते एक एक पापुत्रा सोलून कांदे खाता येतील पण जिवंत वाघाचा एक एक पंजा सोलून खाऊ म्हणले तर शक्य नाही कारण देह विधारणाची कला आपल्यापेक्षा त्याला चांगली अवगत असते आणि आधी तोच आपले निरडे पकडतो अक्कलशून वरिष्ठ वर्ग असलेला एखादा देश जगाच्या पाठीवर कोठे असेल ते असो मात्र इंग्लंड तसा नाही खासच मधुर पक्षाची बाजू जरा धोरणाने व सौजन्याने मांडली की तुमचेही कल्याण यातच आहे अशी भ्रूळ वरिष्ठ वर्गाला पाडता येईल ही कल्पना कसलेल्या वकिलाच्या हातची मालमत्ता त्याला बनवून काढून घेण्याच्या कल्पने इतके हास्यास्पद आहे गोडबोल्या चतुर कर्तबगार हिंमतवान आणि प्रसंग आला तर उलट्या काजाने वागणाऱ्या लोकांचा भरणा इंग्लंडमधील धनिक वर्गात भरपूर आह पोळीच्या कोणत्या अंगाला तूप सोपडल आह तिना समजत व नहमीपूर्वीप्रमाणेच तूप सोपडता याव अशी त्यांची इच्छा असत त्यांच्या जीवावर बत्तर हाऊस ऑफ लॉर्डसचे अधिकार राजाची प्रतिष्ठा छापखाण्यांची शक्ती सैन्यातील फितुरी बँकांचे दिवाळे आंतरराष्ट्रीय कोलंगडी आणि एकोणीशे साली सिद्ध एक झाल्याप्रमाणे स्वतःचा खिस्सा गरम रहावा म्हणून देशहिताचा घात करण्याची तयारी वगैरे पटावरील सर्व मोहरी झरेस घालावायला ते कमी करणार नाही ब्रिटिश मजूर पक्षाचे बळ अफाट आह वर्गणी देणारे लक्षावधी सभासद असलेले मजूर संघाची त्या पक्षाला पाठबळ आह इंग्लंडमधे लोकमताला जबाबदार अशी राज्यपद्धती असून नागरिक स्वातंत्र्याची दीर्घ परंपरा तिथे विद्यमान आहाके असून देखील मजूर पक्षाला गोडसे हसून आणि मिष्टसे बोलून खरी राजसत्ता काबीज करणे शक्य नाही हे टॉर्च मत किती बरोबर होत तलिकड़ घडिया प्रसंगावरून सिद्धाल आह मजूर पक्षाला पार्लमध्य बहुसंख्य जागा मिळाल्या तरी राजकीय सामाजिक आर्थिक व लष्करी नाक्याच्या जागा अडवून बसलेल्या। वरिष्ठ वर्गांच्या विरोधाला धुडकावून मूलगामी सामाजिक फरबदल करण मजूर पक्षाला शक्य होणार नाही असॉणी यांनी ध्वनीत कलि आह हिंदुस्तानात सर्व स्थिती भिन्न आह इथ लोकशाहीच नाव नाही आणि सुटाही मात्र नित्याची होऊन बसल आहा नागरिक स्वातंत्र्याची दर वाताहत उडालि बरे प्रागतिकांच्या पाठीशी संघटना कितीशी आहे पुसाल तर भोफळ्या एवढे पूज्य राहता राहिले लाघवी असल्याचे हत्यार तेवढे मात्र त्यांना वापरता येईल प्रागतिक लोक असनच्छिर अथवा बेकायदेशीर कार्याच्या सर्वस्वीविरुद्ध आहेत ज्या देशात लोकसत्ताक राज्यघटना चालू असते तेथे सनच्छिर अथवा या शब्दाला व्यापक असा अर्थ असतो कायदे करणे नागरिक स्वातंत्र्याचे रक्षण करणे सरकारी अधिकाऱ्यांचे नियंत्रण करणे व आर्थिक व सामाजिक फेरबदल लोकशाहीच्या तत्वाला अनुसरून घडवून आणता येतील अशी व्यवस्था करणे या सर्व गोष्टी राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या असतात परंतु हिंदुस्थानात अशी सनश्चिर राज्यघटना नसल्यामुळे त्या त्या शब्दाला काहीही अर्थ राहिलेला नाही थोड्याफार अंशी अधिकाऱ्यांच्या लहरीप्रमाणेच का म्हणाना जे जे काही होईल त्याला त्याला सनच्शीर म्हणावायचे असा येथे शिरस्तास पडून गेला आहे सनच्छिर याचा अर्थ केव्हा केवळ कायदेशीर असाही केला जातो कायदेशीर व बेकायदेशीर हे शब्द बरेच संदिग्ध असले व त्यांचा अर्थ दिसागणिक बदलत असला तरी ते शब्द वापरणे अधिक बरे असे मला वाटते नव्या व हुकूमाबरोबर नवीन गुन्हे तयार होत असतात जाहीर सभेला हजर राहणे पायगाडीवर बसणे अमुक एका तऱ्हेचे कपडे वापरणे सूर्यास्ताबरोबर घरी न येणे दररोज पोलीसकडे वर्दी न देणे आजकाल हिंदुस्थानच्या काही भागातून हे सर्व गुन्हेच ठरले आहेत जे कृत्य एका प्रांतात बेकायदेशीर ते दुसऱ्या प्रांतात कायदेशीर अशा तऱ्हेचे कायदे बेजबाबदार सरकारला लेखणीच्या फटक्यासाठी जाहीर करता येतात अशा परिस्थितीत कायदा यांचा अर्थ अधिकाऱ्यांची लहर यापेक्षा जास्त असू शकत नाही बहुधा लोक अधिकाऱ्यांचा ताल सांभाळूनच वागतात मग ते खुशीने असो अगर नाखुशीने असो कारण आज्ञाभंगाचे परिणाम सुकाचे होत नाहीत तथापि अशा लहरीपुढे सदा सर्वदा मान तुकोणी म्हणजे नामर्दाप्रमाणे छोटेशाहीला संमती देण्याप्रमाणे आहे आपल्या ससदोयोगबुद्धीचा विक्रय करण्याप्रमाणे आहे तेव्हा अशा वर्तणुकीने स्वतंत्र कधी कळी मिळेल ही आशाच करावयास नको चारू राज्य यंत्रशाद्वारा मूलगामी आर्थिक फेरफार समाजामध्ये करता येतील किंवा नाही यासंबंधी प्रत्येक लोकसत्ता देशात विचारसंघर्ष चालू आहेत सनदशीर मार्गाने असे फेरबदल करणे शक्य नाही त्यासाठी कोणता तरी असामान्य आणि क्रांतिकारक मार्ग स्वीकारला पाहिजे असे पुषकांचे मत आहे पण हिंदुस्थानात हा प्रश्न अप्रस्तुत ठरतो कारण आम्हाला हवे ते फेरबदल घडवून आणण्यासाठी जरूर ते सनदशीर मार्ग येथे उपलब्धच नाही शुभ्र पत्रिकेला अथवा तसल्याच दुसऱ्या एखाद्या मसुद्याला राज्यघटना कायद्याचे स्वरूप आले तर सनदशीर प्रगतीची गती अनेक बाजूंनी अजिबात कुंटित होऊन जाईल हे विघ्न कसे टाळावायचे फेरबदल करण्याची कल्पना मुदली सोडून देऊन हरी हरी मनत बसावायची की काय हिंदुस्थानातील परिस्थिती वस्तुता या यापक्षाही विलक्षण आहे. ज्या ज्या सार्वजनिक कृत्यांपासून आपल्याला भय आहे असं सरकारला ते ते कृत्य सरकार दडपून टाकते. ग्रिया तीन वर्षातल्याप्रमाणे सार्वजनिक कार्य इथून तिथून बंद करून टाकण सरकारला शक्य आह पण सरकारच्या या इच्छेला मान द्यावायचा म्हणजे हरक प्रकारचे सार्वजनिक कामच वर्ज करावे लाग्ल असली मुस्कटदाबी सहन करण शक्य नाही मी नीच कायदा सांभाळून काम करीन असणता यावायचं नाही लोकसत्ताक देशांमध्ये दे सुद्धा असे प्रसंग निर्माण होतात की मनुष्याच्या सत्सदविवेकब बुद्धीला कायदा मोडून वागावे असे वाटू लागते जेथे अरेरावी अथवा मनपूत राज्यक्रमात चालू असे तेथे तर अशा तऱ्हेने वागण्याचे प्रसंग वारंवार निर्माण होतात कारण तेथे कोणत्याही प्रकारचे नीतीतत्व उरलेले नसते प्रत्यक्ष प्रतिकार हा सत्तेचा अनुषंगी आहे लोकसत्तेचा नव्हे म्हणून लोकसत्तेचा विजय व्हावा असे ज्यांना वाटत असेल त्यांनी प्रत्यक्ष प्रतिकार धर्मवाह्य मांडला पाहिजे असे प्रागतिकांचे म्हणणे आहे त्यांचेही म्हणणे म्हणजे गोंधळलेल्या विचारांचा व ढिळ्या लेखनाचा एक नमुना आहे कधीकधी प्रत्यक्ष प्रतिकारसुद्धा उदाहरणार्थ मजुरांचा संप कायदेशीर असू शकतो परंतु प्रागतिकांच्या उपरोक्त विधानात राजकीय स्वरूपाचा प्रत्यक्ष प्रतिकारच अभिप्रेत असावा पण विचार करा की हिटलरच्या आमदारित जनतेला दुसऱ्या कोणत्या प्रकारचा प्रतिकार करणे शक्य होईल लाचार होऊन रहावे अथवा बेकायदेशीर व क्रांतिकारक कृत्य करा तरी करावे जर्मनीमध्ये राजकीय स्वरूपाच्या प्रत्यक्ष प्रतिकाराव्यतिरिक्त कोणत्या मार्गाने लोकसत्तेला सहाय्य करता येईल लोकसत्तेच्या काशी यात्रेला जावे असे हिंदी प्रागतिक नियमी गोकत असतात परंतु तेथे जाण्याची त्यांच्या मनात मुळीच इच्छा नाही प्रागतिकांचे एकपट्टीचे पुढारी सरशिव स्वामी अय्यर यांनी एकोणीशे चौतीसच्या मेमध्ये असे सांगितले की राज्यघटना परिषद बोलवावी असा आग्रह काँग्रेस जरीत आहे याचा अर्थ सामान्य जनतेच्या शाणपणावर तिचा फाजील विश्वास असून अनेक मंडलाकार परिषदांमध्ये भाग घेतलेल्या लोकांच्या कळकळीचे व चीज करण्यास ती तयार नाही राज्यघटना परिषदेनं मंडलाकार परिषदेपेक्षा अधिक कार्य केले असते की काय याबद्दल मला जबरदस्त शंका आहे या उतऱ्यावरून लोकशाही ही जनसमुदायापेक्षा काही निराळी असून ब्रिटिश सरकारने नेमलेल्या कळकळीच्या व कर्तबगार लोकांच्या गटाशी तिचे अधिक जवळचे नाते आहे असा सरशिवस्वामी या यांच्या म्हणण्याचा आशय दिसतो या वितनानंतर शिवस्वामींनी शुभ्र पत्रिकेला आशीर्वादही देऊन ठवलेला आहे इतके कल्यावर ब्रिटिश सरकार व सर शिवस्वामी यांच्यामध्ये संपूर्ण सलोखा का बरे दिसून येणार नाही काँग्रेसने कायदेभंग बंद केलेला पाहून प्रागतिकांना साहजिकच हर्ष झाला असल्या मूर्खपणाच्या व आचरण चळवळीपासून आपण अलिप्त राहण्याचा जो शानपणा दाखवला त्याबद्दल त्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली आम्ही अगोदरच नव्हते सांगितले असे उद्गार त्यांनी काढले त्यांचा हा युक्तिवाद बिंतोड होता आम्ही उभे राहून गुद्दागुद्दी केली म्हणून आम्ही पडलो यावरुन त्यांनी असे तात्पर्य काढले की उभे राहणे हीच चुकीची गोष्ट आहे बिंदोक सुरक्षितपणाचा मार्ग म्हणजे सरपटत जाणे एकदा का तो भूईसपाट पवित्रा घेतला की पडण्याची अथवा गडगडत जाण्याची शंका देखील नको